पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे स्वतंत्र हिंदुस्थानातील पंचायती स्वातंत्र्य याचा अर्थ हिंदुस्थानच्या लोकांचे स्वातंत्र्य असा असला पाहिजे आज त्यांच्यावर जे सत्ता गाजवीत आहेत त्यांचे स्वातंत्र्य नव्हे आपल्या अंमलाखाली जे आहेत त्यांच्या इच्छेवर सत्ताधाऱ्यांनी अवलंबून राहिले पाहिजे म्हणून लोकांची इच्छा अंमलात आणण्यास त्यांची सेवा करण्यास त्यांनी सिद्ध असले पाहिजे स्वातंत्र्याची सुरुवात अगदी तळापासून झाली पाहिजे म्हणून प्रत्येक ग्राम म्हणजे सर्व सत्ताधीश असे एक लोकसत्ता किंवा पंचायत झाले पाहिजे यावरून सहजच असे अनुमान होते की प्रत्येक ग्राम हे स्वयंपूर्ण आणि आपला सर्व कारभार चालविण्यास समर्थ असले पाहिजे वेळ पडली तर सगळ्या दुनियेला तोंड देऊन आपले रक्षण करण्यास देखील ते समर्थ असले पाहिजे बाहेरून होणाऱ्या आक्रमणाचा प्रतिकार करून स्वसंरक्षण करण्याच्या यत्नात नष्ट होऊन जाण्याची तयारी व्हावी असे वळण गावाला लावण्यात यावेळी म्हणजे प्रत्येक व्यक्ती हाच अखेर गावाचा किमान घटक होईल म्हणजे शेजाऱ्यांनी किंवा जगाने केलेली मदत करावी, किंवा तिच्यावर अवलंबून राहू नये असे नाही परस्परांच्या सामर्थ्याचा तो खुशीचा व स्वायत्त खेळ होईल असा समाज निश्वित फार सुसंस्कृत असेल त्याचे घटक असणाऱ्या स्त्रीपुरुषांना आपल्याला काय हवे ते समजेल विशेष म्हणजे असे की त्यांना जरूर समजेल की समान श्रम केल्याशिवाय जे दुसऱ्यांना मिळत नाही ते आपल्यालाही मिळू नये साहजिकपणेच असा समज हा सत्याचा व अहिंसेच्या आधारावर उभारला जाईल ईश्वरावर दृढ विश्वास असल्याशिवाय सत्याला व अहिंसेला जागा नाही ईश्वर म्हणजे एक स्वयंभू सर्वज्ञ सर्वव्यापी शक्ती आहे ती सर्व इतर सर्व शक्तींना व्यापून राहते आणि इतर सर्व शक्ती नायशा झाल्या किंवा आपले कार्य करत नाहीशा झाल्या तरीही शक्ती विद्यमान असणारच अशा सर्वस्पर्शी जिवंत शक्तीवर श्रद्धा असल्याखेरीज माझ्या स्वतःच्या जीविताचे कारण किंवा हेतू काय हेच मला सांगता येणार नाही असंख्य खेडेगावांनी बनलेल्या या रचनेमध्ये अधिकाधिक वृंदावत जाणारी उंचावत जाणारी नव्हे अशी वर्तुळे असतील जीवन म्हणजे एक भक्कम पायावर उभारलेला टोकाला निमुळता होत गेलेला पिरामिड नवे। उलट पक्षी ते एक सागरासारखे विस्तीर्ण वर्तुळ आहे त्याचा मध्यबिंदू म्हणजे व्यक्ती जी आपल्या ग्रामसमूहासाठी मरण्यास सिद्ध असेल आणि असे गाव त्याच्या भोवतालच्या मरण्यास सिद्ध असेल सरच शेवटी या सर्व व्यक्तींचे जीवन हे एकरूप होईल त्यामध्ये अभिमान किंवा आक्रमक वृत्ती असणार नाही त्या सर्व व्यक्ती विनम्र असतील आणि एक विस्तीर्ण वर्तुळाचे महत्वाचे घटक म्हणून त्यांना समान भव्यता लावल यामुळे असे होईल की अगदी शेवटच्या परीघाला देखील त्याहून लहान असणाऱ्या परीघांनी व्याप्त अशा वर्तुळांच्या चिरडण्याची शक्ती असणार नाही उलट त्याचे सामर्थ्य त्याला वाढवितच येईल आणि त्याचे स्वतःचे सामर्थ्य तर मध्य आलेले असेल मला कोणी खिजवून असे म्हणेल की हे सगळे हवेतील ध्येयवादी बोलणे आहे आणि म्हणून त्याकडे मुळीच लक्ष देण्याचे कारण नाही युक्लिडच्या बिंदूला जर अमर्थ्य अशी किंमत असेल तर मनुष्य जातीचे जीवन सुकर व्हावे म्हणून मी काढलेल्या चित्राची तशीच किंमत आहे हे चित्र जरी सर्वस्वी साकार झाले नाही तरी हिंदुस्तानने त्याकरता आपला जीव पाखडावा आपणास काय हवे याची संपूर्ण कल्पना देणारे चित्र आपण काढलेच पाहिजे तरच त्याच्याची शक्य तितके जास्त जमणारे चित्र आपण प्रत्यक्ष व्यवहारात उतरवू शकू हिंदुस्थानात प्रत्येक ग्राम हे जर खरे लोकसत्ताक व्हायचे असेल तर माझे चित्र सनातन आहे असा माझा दावा आहे कारण त्यात प्रथम व अंतिम हे है समान आहेत किंवा निराळ्या शब्दात मांडाव्याचे म्हणजे त्यात कोणी प्रथम नाही व कोणी अंतिम नाही या चित्रात प्रत्येक धर्माला हवी तेवढी व समान जागा आहे ज्याचीमुळे जमिनीच्या पोटात खोलवर गेलेली आहेत अशा एका भव्यवृक्षाची आपण सर्व केवळ पाणे आहोत त्याचा बुंदा कधी हलणार नाही कितीही सोसट्याचा वार आला तरी त्याने तो उन्मळून पडणार नाही जी यंत्रे माणसांना बेकार करतात अशा यंत्रांना या चित्रात जागा नाही असली यंत्रे काही माणसांच्या हाती सत्ता केंद्रित करतात संस्कार संपन्न मानवी कुटुंबात श्रमाला उच्च असे स्थान आहे जे यंत्र प्रत्येक व्यक्तीला मदत करील त्याला या चित्रात जागा आहे परंतु मला कबूल केले पाहिजे की असे यंत्र कोणते याचा नीट स्वस्तपणे बसून मी विचार केलेला नाही सिंगरच्या शुनाच्या यंत्राचा विचार मी केला पण मला ते टाकाऊ वाटते माझ्या चित्राला पूर्तता येण्यासाठी मला त्याची गरज वाटत नाही हरिजन अठ्ठावीस सात एकोणीसशे जेव्हा पंचायत राज्याची स्थापना होईल तेव्हा हिंसेने जे करता येणार नाही ते लोकमत घडवून आणील जोपर्यंत सामान्य जनतेला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत नाही तोपर्यंतच जमीनदार भांडवलदार आणि राजे आपले वर्चस्व गाजवू शकतील जमीनदारी अथवा भांडवलशाही बरोबर जर सामान्य लोक असहकार पुकारतील तर या पद्धती निकामीपणामुळेच नामशेष होतील पंचायत राज्यात फक्त पंचायतीचेच हुकूम मांडले जातील आणि स्वतः केलेल्या कायद्यांना अनुसरूनच पंचायतींचा कारभार चालेल हरिजन एक सहा एकुणे सत्तेचस